वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग साठावा त्याचे ते निवेदन ऐकून वालीपुत्र अंगात म्हणाला अश्विपुत्र हे दोघे बलवान महावेग असणारे वानर आहेत पितामह ब्रह्मदेवांच्या आने फुगून जाऊन गर्विष्ठ झाले आहेत अश्विनींचा अश्विनांचा मान ठेवण्याकरता म्हणूनच ब्रह्मदेवाने त्या दोघांना कोणाकडूनही वध होणार नाही असा अतुल वर पूर्वी दिला होता पण त्या वराने फुलून जाऊन मत्त होऊन ते महान सैन्याला पराकाष्ठेची पीडा देऊ लागली ते दोघे महाबलाठीवीर देवांचे अमृत प्याले ते जर क्रुद्ध झाले तर अश्व रथ हत्ती यांसह लंकेचा नाश करण्याला ते दोघेच समर्थ आहेत सर्व वान स्तब्ध राहिले तरी चालतील राक्षसगणांसह त्या लंका पुरीचा आणि महाबलवान रावणाचा थोरेने नाश करण्याकरिता मी एकटापसुद्धा पुरेस आहे मग तुमच्यासारखे विजिगीशू बलवान कृतनिश्चयी अभ्यास केलेले समर्थ वानर सोबत असल्यावर बोलायचेच काय वायुपुत्राच्या एक एकट्याच्या बळाने लंका जाळली गेल्याचे आपण ऐकलेच आहे देवीला पाहिले पण तिला आणली नाही हे येथे तुमच्यासारख्या पराक्रमाविषयी नावाजलेल्याने सांगणे मला योग्य दिसत नाही वानश्रेष्ठानं उडून जाण्यात आणि पराक्रम करण्यात तुमच्यापैकी कोणाशी बरोबरी करणारा दैव देवने दही दै, दैत्यात आणि लोकातही कोणी नाही राक्षस समुदायासह रावणाला रणात मारून लंका जिंकून आणि सीतेला घेऊन कृतकृत्य होऊन हर्षोत्फुल्ल अंतकरणाने आपण जाऊया हनुमानाने आशा अशा रीतीने मारल्यानंतर उरलेल्या राक्षसांच्या विषयी आता दुसरे काय करायचे जानकीला घेऊन आपण येऊया राम लक्ष्मणांच्या मध्ये आपण जनक कन्नेला आपण आणून सोडूया त्या सर्व वानरांचे आणि वानरश्रेष्ठांचे या दुःखदायक गोष्टी सांगून काय समाधान होणार आपणच जाऊन राक्षस्रेष्ठांना ठार मारून राम लक्ष्मण आणि भेट घेणे योग्य होईल अशा प्रकारचा विचार करणाऱ्या अंगदाला वानश्रेष्ठ जांबव मोठ्या प्रेमाने अर्थयुक्त असे बोला महाकपे तू महाबुद्धिमान आहेस पण तू म्हणतोस तो विचार योग्य नाही आपल्याला उत्तम अशा दक्षिण दिशेकडे शोध काढण्याची आज्ञा झालेली आहे वानर राजाकडून किंवा धीमान रामाकडून तिला आणण्याची आज्ञा झालेली नाही आम्ही कधीही करून सीता जिंकून आणलेली रामाला आवडणार नाही राम हा नृ नुरु, नृपश्रेष्ठ नुरु, आहे आपल्या कुलाचे नाव सांगणार आहे सर्व प्रमुख वानरांच्या आपण स्वतः विजयाने सीता मिळू अशी राजा रामाने प्रतिज्ञा केली असताना तो ती खोटी कशी करेल त्याचे काम विफल केल्याने त्याला संतोष होणार नाही वानर वीरानं आपण वृथा शौर्य दाखवल्यासारखे होईल म्हणून आपण सगळे जेथे राम लक्ष्मण महा तेजस्वी सुग्रीव असतील तेथे झालेल्या कार्याचे निवेदन करण्याकरता जाऊया तुझा जो विचार आहे तो अयोग्य आहे असे नाही किंवा राजपुत्रा तुझी दृष्टी चुकीची आहे असेही नाही पण रामाचा जो विचार ठरलेला असेल त्यातच तू कार्यसिद्धी पाहावीस सुंदरकांडाचा साठावासर्ग समाप्त